लुक अध्याय चोवीस आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या श्री अगदी पहाटे कबरेकडे आल्या आणि त्यांनी स्वतः तयार केलेले मसाले आणले त्यांना दगड कबरेवरून लोटलेला आढळला त्या आत परंतु त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही यामुळे त्या अवाक झाल्या असतानाच अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरुष त्यांच्या बाजूला उभे राहिले अतिशय भयभयत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे वळविले ते दोन पुरुष त्यांना म्हणाले जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मेलेल्यांमध्ये का करता तो येथे नाही तो उठला आहे तो गाडीलात असताना त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा तो असे म्हणाला की मनुष्याच्या पुत्राला धरून पापी लोकांचा हाती द्यावे त्याला वधस्तंभावर खेळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने इथावे नंतर स्त्रियांना एसीच्या शब्दाची आठवण झाली त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या त्या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले त्या स्त्रिया मरिया मगदालिया योहोना आणि याकोबाची आई मरिया ह्या होत्या त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्या बरोबर होत्या प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला त्याने खाली वाकून पाहिले पण त्याला तागाचा गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे शिष्य येरुसलेमासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अमाऊस नावाच्या गावाला चालले होते ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्या चालू लागला पण त्यांचे डोळे त्याला ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते येशू त्यांना म्हणाला चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत चालता चालता ते थांबले ते अतिशय दुखी दिसले त्यांच्यातील एक जण ज्याचे नाव क्लैपा होते तो त्याला म्हणाला या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे ऋषलमात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय येशू त्यांना म्हणाला तुमच्या मते कोणत्या गोष्टी ते त्याला म्हणाले नाश्रेतकर यश विषयीच्या सर्व गोष्टी हा तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यासमोर एक महान संदेश झाला आणि आम्ही चर्चा करीत होतो की कसे आमच्या प्रमुख याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्याला मरण भोगण्यासाठी स्वाधीन केले आणि त्यांनी त्याला वधस्तंभी खेळले आम्ही अशी आशा केली होती की तोच एक आहे जो इस्रायलाची मुक्तता करील आणि या सगळ्या शिवाय सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हाला थक्क केले आहे आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही त्यांनी येऊन आम्हाला सांगितले की त्यांना देवदूतांचा द्रष्टांत घडला आणि देवदूतांनी सांगितले की तो जिवंत आहे तेव्हा आमच्यातील काही खबरेकडे गेले आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते तसे त्यांना आढळले पण त्यांनी त्याला पाहिले नाही मग यश त्यांना म्हणाला संदेश त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अतिमूर्ख आणि मंद आहात ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय आणि म्हणून त्याने मोर्सेपासून सुरुवात करून आणि सर्व संदेश सांगून पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करून सांगितले ज्या खेड्याकडे ते जात होते त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाना केला की जणू काय तो पुढे जाणार आहे परंतु जास्त आग्रह करून ते म्हणाले आमच्या रहा कारण जवळ जवळ संध्याकाळ झालीच आहे आणि दिवसही जवळजवळ मावळला आहे मग तो त्यांच्या बरोबर राहवास गेला जेव्हा तो त्यांच्या बरोबर जेवायला मेजासभोवती बसला त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले नंतर त्याने ती मोडली व त्यांना तो देऊ लागला तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखले पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला मग ते एकमेकांना म्हणू लागले तो वाटेवर आपणाशी बोलत असताना वो पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट करून सांगत असताना आपली अंत करणे आतल्या उकळत नव्हती काय मग ते लगेच उठले व येरुसेमेस परत गेले तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व असलेले इतर एकत्र जमलेले आढळले प्रेषित आणि इतर जण म्हणाले खरोखर प्रभू उठला आहे आणि शिमोनाला दिसला आहे नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्यांना सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्याला कसे ओळखले ते सांगितले ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्या मध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला तुम्हा शांती असो ते दचकले आणि भयभयत झाले त्यांना असे वाटले की ते भूत पाहत आहेत तो त्यांना म्हणाला तुम्ही असे अस्वस्थ का झालात तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या माझे हात व पाय पहा तुम्हाला मी दिसतो तोच मी आहे मला स्पर्श करा आणि पहा की मला आहे तसे हडमास भूताला नसते असे बोलून त्याने त्यांच्या हातपाय दाखवले तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना ते आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना ते म्हणाला येथे तुमच्या जवळ खाण्यासाठी काय आहे त्यांनी त्याला भाजलेला माश्याचा तुकडा दिला त्याने तो घेतला व त्यांच्या खाल्ला तो त्यांना म्हणाला ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हा बरोबर असताना सांगितल्या होत्या की मोशेचे नियमशास्त्र भविष्यवादी आणि स्तोत्रे यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे नंतर पवित्र शास्त्र समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली मग तो त्यांना म्हणाला असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख भोगावे आणि मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे आणि एरुशिलेमापासून सुरुवात करून सर्व राष्ट्रास माझ्या पित्याने जे वचन दिले आहे ते पाठविन पापकेसाठी पश्चातापाची घोषणा करावी या तुम्ही आता मी पित्याने जे दिले आ है, ते बाहर दूर वेथाने पर हाथ वर, वर कर आशीर्वादी तो देत तो सोडुन ग आणि त्याला स्वर्गात घेण्यात आले नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने येरुशलेमाला परतले आणि देवाची सतत स्तुती करीत ते मंदिरात राहिले